ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराण स्कंध दहावा उत्तरार्ध अध्याय पन्नासावा जरासंधाशी युद्ध आणि द्वारकीची निर्मिती श्री शुकाचार्य म्हणतात अस्थि आणि प्राप्ती अशा कंसाच्या दोन राण्या होत्या पतीच्या मृत्यूने दुःखी झालेल्या त्या वडिलांच्या घरी गेल्या मगधराज जरासंध हे त्यांचे वडील त्यांनी दुःखी अंतकरणाने त्यांना आपल्या वैधव्याचे कारण सांगितले परिक्षिता ही अप्रिय बातमी ऐकून जरासंधाला दुःख झाली परंतु नंतर त्याने क्रोधाने पृथ्वी रहित करण्याचा निश्चय करून युद्धाची जंगी तयारी केली तेवीस औषिणी सेनेसह यदूनची राजधानी असलखा मथुरेला त्याने चारही बाजूनी वेढा दिला श्रीकृष्णांनी पाहिलं की जरासंधाची सेना म्हणजे जणू खवळलेला समुद्रच त्याने आपल्या राजधानीला वेढा दिलेला असून आपले लोकभयभीत झालेलेआहेत भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीचा भार उतरवण्यासाठीच मनुष्यावतार धारण केल होता देशकालानुसार आपल्या अवताराचा उद्देश काय आहे याचा आता त्यांनी विचार कला त्यांनी विचार कला की जरासंधाने आपले मांडलिक सर्व राजांच्या पायदळ घोडदळ रथी आणि हत्तींनीयुक्त अशा अनेक औषधी सत्तिकत्रकल्या आहेत पृथ्वीला भार झालयांचा आपण नाश करावा परंतु जरासंधाला यावेळी मारता कामा नये कारण तो जिवंत राहिल्यास पुन्हा असुरांची पुष्कळशी सेना घेऊन येईल माझा अवतार पृथ्वीचा भार हलका करजनांचे रक्षण कर दुर्जनांचा संहार करणे यासाठीच आह धर्माचरक्षण करण्यासाठी आणि वाढत्या अधर्माला आळा घालण्यासाठी वेळोवेळी मी अनेक शरीरं धारण करतो श्रीकृष्णाचा विचार करीत होत तेवढ्यात सूर्याप्रमाणे तेजस्वी दोन रथ आकाशातून खाली उतरली त्यामध्ये युद्धाची सर्व सर्वसामग्री आणि दोन सारथी होते त्याचवेळी भगवंतांची दिव्य आणि सनातन आयुधे सुद्धा आपणहून तिथे आली ती पाहून श्रीकृष्ण बलरामांना म्हणाले दादा यावेळी आपण रक्षण करीत असलेल्या यादवांवर मोठे संकट आले आहे पहा हा आपला रथ आला आहे आणि ही आवडती आयुध आता आपण या रथावर आरूढ होऊन शत्रु संहार करा आणि आपल्या स्वजनांना या संकटापासून वाचवा कारण हे भगवंत साधूंचे कल्याण करण्यासाठीच आपण अवतार धारण केला आहे म्हणून आता आपण हा तेवीस औक्षणी सेनारुप पृथ्वीचा प्रचंड भार नष्ट करा श्रीकृष्ण आणि बलरामानी असा निश्चय करून कवच धारण केली आणि रथात बसून ते मथुरेतून निघाले त्यावेळी त्यांनी आपापली आयुधे आणि थोडीशी सेनाही बरोबर घेतली दारुक सारथी असलेल्या श्रीकृष्णांनी नगराबाहेर आल्यावर आपला पांचजन्य शंख वाजवला तो नाद ऐकून शत्रुसेनेच्या हृदयात धडकी भरली त्यांना पाहून मगधराज म्हणाला हे पुरुषाधम श्रीकृष्णा तू अजून लहान आहेस लपून छपून वावरणाऱ्या तुझ्या एकट्याशी लढण्याची मला लाज वाटते अरे मूर्खा तू तर आपल्या मामाचीच हत्या केली आहेस म्हणूनही मी तुझ्याबरोबर लढू इच्छित नाही जा माझ्यासमोरून निघून जा हे बलरामा युद्धात मेल्याने स्वर्ग मिळतो अशी जर तुझी श्रद्धा असेल तर हिम्मत दाखवून तू माझ्याशी लढ आणि माझ्या बाणांनी छिन्नविछिन्न झालेले शरीर इथे सोडून स्वर्गात जा किंवा शक्ती असेल तर मला मार श्री भगवान म्हणाले हे मगधराजा जे शूर असतात ते तुझ्यासारखी प्रौढी मिरवित नाहीत ते शौर्यच दाखवतात पहा आता तुझा मृत्यू जवळ आला आहे मरताना रोगी जसा बरळतो तशी तुझीही बडबड आहे आम्ही तुझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाही श्रीशुक्क म्हणतात जसा वारा ढगांनी सूर्याला आणि धुराने आगीला झाकून टाकतो त्याचप्रमाणे जरासंधाने रामकृष्णांसमोर येऊन आपल्या अत्यंत बलवान आणि अपार सेनेद्वारा त्यांना चारी बाजूनी वेढले इतके की त्यांची सेना रथ ध्वज घोडे आणि सारथीही दिसे झाले मथुरेतील स्त्रिया महालांच्या गच्च्या वाडे आणि गोपुरांवर चढून युद्ध पाहत होत्या युद्धभूमीवर श्रीकृष्णांचा गरुडचिन्हांकित आणि बलरामांचा ताड ताडचिन्हांकित ध्वज असलेखिरथ त्यांना दिसले नाहीत तेव्हा त्या शोकावेगाने मूर्छित होऊन पडल्या श्रीकृष्णांनी शत्रु सि वीर आपल्या सेनेवर जसे ढक पाण्याच्या थेंबांचा पाऊस पडतात त्याप्रमाणे बाणांचा वर्षाव करीत आह आणि त्यामुळे आपल्या सेनेला अत्यंत पीडा होत आहे असं पाहिले तेव्हा त्यांनी त्या देवदैत्यांना पूज्य असलेल्या शारंगधनुष्याचा टनत्कार केला यानंतर ते भात्यातून बाण काढून ते धनुष्याला लावून आणि धनुष्याची दोरी ओढून बाणांचा वर्षाव करू लागल त्यावेळी ते त्यांचनुष्य ते इतक्या वेगाने फिरत होत की जणू वेगाने फिरणार जळते कोलितच अशा प्रकारे श्रीकृष्ण जरासंधांच्या हत्ती घोडे रथ आणि पायदळ अशा चतुरंग सेनेचा संहार करू लागली यामुळे मस्तके छिन्नविच्छिन्न झालिहत्ती मरून पडू लागले बाणांच्या वर्षावान अनेक घोड्यांची डोकी धडापासून वेगळी झाली रथदळातील घोड़ ध्वज सारथी आणि रथी नष्ट झाल आणि पायदळातील सैनिकांच हात जांगा मस्तक इत्यादी तुटून ती खाली पडले अत्यंत त्जस्वी भगवान बलरामांनी त्या युद्धात मुसळाच्या प्रहाराने पुष्कळशा उन्मत्त शत्रूंना मारून आणि माणस हत्ती घोड़़्यांना घायाळ करून त्यांच्या अंगातून निघालखा रक्ताच्या शेकडो नद्या वाहवल्या त्या नद्यांमधे माणसांचे तुटलि हात हेच साप माणसांची मस्तके हीच कासवे हत्ती ही बेटे आणि घोडे हे मगर होते हात आणि जांघा माशांप्रमाणे माणसांचे केस शिवाळाप्रमाणे धनुष्य तरंगामप्रमाणे आणि शस्त्रास्त्रे गौतांच्या झोडपाप्रमाणे दिसत होती धाली भोऱ्यासारख्या भयानक दिसत होत्या बहुमूल्य रत्न आणि अलंकार दगड आणि वाळूप्रमाणे दिसत होते त्या नद्या पाहून भित्री मानसे घाबरत होती आणि वीरांचा आपापसात उत्साह वाढत होता परीक्षिता जरा संधाची ती सेना समुद्राप्रमाणे दुर्गम भयावह आणि अपार होती परंतु जगदीश्वर वसुदेव पुत्रांनी ती नष्ट करून टाकली सेनेचा नाश करणं हा त्यांच्या दृष्टीनं एक खेळच होता जे अनंत गुणसागर भगवान लिलेने तिन्ही लोकांची उत्पत्ती स्थिती आणि संहार करतात तना शत्रूंच्या सेनेचा असा नाश करणं ही काही आश्चर्याची गोष्ट नाही परंतु जेव्हा ते मनुष्यावताराने अशी कृती करतात तेव्हा तिचे वर्णन करणे योग्यच नाही का अशा प्रकारे जरासंधाची सर्वसेना मारली गेली रथ सुद्धा मोडून पडला फक्त शरीरात प्राण शिल्लक राहिले तेव्हा जसा एक सिंह दुसऱ्या सिंहाला पकडतो तसे बलरामानी वेगाने महाबल जरासंधाला पकडले जरासंधाने शत्रुपक्षातील पुष्कळशा राजांचा वध केला होता परंतु आज त्याला बलराम वरुण पाशाने आणि दोराने बांधित होते याला सोडून दिले तर हा आणखी सेना आणील आणि तिचाही नाश करता येईल असा विचार करून श्रीकृष्णांनी बलरामाला अडवले मोठमोठेवीर जरासंधाचा सन्मान करीत रामकृष्णांनी दया दाखवून आपल्याला सोडून दिले याची त्याला लाज वाटली त्याने तपश्व्या करण्याचा निश्चय केला परंतु वाटेत इतर राज्यांनी त्याला अडवून धर्मोपदेश, राजनिती आणि लौकिक दृष्टांत दसमजावल की यद्ंकडून तुमचा पराभव हो, हा क्वळ प्रारब्धाम्ळच झालि आहा सर्व सत्त मरण पावल्यावर बलरामानी जरासंधांची उपक्षा करून त्याला सोडून दिल त्यामुळिशय उदास होऊन तो मगधदशी निघून गिला भगवान श्रीकृष्णांच्या सनिमधिणाच नुकसान झाल नाही आणि समुद्राप्रमाणे असणाऱ्या जरासंधाच्या त्रविस औक्षणी सर मात्र त्यांनी सहजगत्या विजय प्राप्त कला त्यावछी दक्षतांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांच अभिनंदन कलि जरासंधाच्या पराजयामुळ मथुरावासी भयममुक्त झालिहत आणि श्रीकृष्णांच्या विजयामुळे त्यांच हृदय आनंदाने भरून गेलिहोत श्रीकृष्ण त्यांना येऊन भिळी त्या सूत माघध आणि बंदीजन त्यांच्या विजयाची गीत गात होत श्रीकृष्णांनी नगरात प्रवेश करताच शंख नगारे भेरी तुतारी विणा बासरी मृदुंग इत्यादी अनेक प्रकारची मंगलवाद्ये वाजू लागली मथुरेतील रस्त्यावर चंदनाचे सडे घातले गेले नागरिक आनंदोत्सव साजरा करीत होते संपूर्ण नगरपताकानी सजवले गेले होते ब्राह्मणांचे वेदघोष घुमत होते आणि जिकडे तिकडे मंगलसूचक तोरणं बांधलेली दिसत होती ज्यावेळी श्रीकृष्ण नगरात प्रवेश करीत होत्यावेळी नगरातील स्त्रिया प्रेम आणि उत्कंठनिभरलेल्या नेत्रांनी त्यांना निहाळित होत्या आणि फुले दही अक्षदा अंकुर यांचा त्यांच्यावर वर्षाव करीत होत्या श्रीकृष्णांनी रणभूमीवरून अपरापर धय धन आणि वीरांच अलंकार आणल होतर्व त्यांनी यादवराज उग्रसत्नीला दिल अशा प्रकारे, अशाप्रकारे सतरावेळा दरवेळी तेवीस औक्षणी सेना एकत्र करून मगधराज जरासंधाने श्रीकृष्णांच्या छत्राखाली असलेल्या यादवांशी युद्ध केले परंतु श्रीकृष्णांच्या प्रभावामुळे यादवांनी प्रत्येकवेळी सर्व सेना नष्ट केली जेव्हा सेना नष्ट होत असे त्यावेळी यादवांनी सोडून दिलेला जरासंध आपल्या राजधानीकडे परत असे जेव्हा अठरावे युद्ध होणार होते त्याचवेळी नारदांनी पाठवलेला वीर कालयवन रामकृष्णांच्या दृष्टीस पडला युद्धामधकालयवनासमोर उभा राहील असा दुसरा कोणताही वीर त्यावेळी जगात नव्हता यादव आपल्यासारखेच बलवान आहेत हे, हे आहत्कून त्यान तीन कोटी म्लछ सेना आणून मथुरा नगरीला वेढा दिला तहून श्रीकृष्ण आणि बलराम यांनी विचार कला की अहो यावेळी यादवांवर तर जरासंध आणि कालयवन या दोघांकडून एकाच वेळी संकट आल आह आज या अतिशय बलशाली यवनाने येऊन आम्हाला घेरलेले आहे आणि जरासंध जरासंधसुद्धा आज उद्या किंवा परवा येईलच जर आम्ही दोघेही याच्याबरोबर लढू लागलो आणि त्याच त्याचवेळी बलवान जरासंध येऊन पोहोचला तर तो आमच्या बांधवाना मारिल किंवा कैद करून आपल्या नगरात घेऊन जाईल म्हणून आज आम्ही अशा ठिकाणी एक नगर बांधू की ज्यामध्ये कोणाला मनुष्याला प्रवेश करणे अवघड जाईल नंतर आपल्या बांधवांना तिथे पोहोचवून या यवनाचा वध करू बलरामांशी अशाप्रकारे सल्ला मसलत करून श्रीकृष्णांनी समुद्राच्या आत मनुष्याना जाण्यास कठीण असे एक नगर बनवले त्यातील सर्वच वस्तू अद्भूत होत्या आणि त्या नगराची लांबी रुंदी शहाण्णव मैल होती त्या नगरात सर्वत्र विश्वकर्म्याच वास्तुज्ञान आणि शिल्पकलेच नैपुण्य प्रकट झाल होते वास्तुशास्त्रानुसार तिथे सडका चौक आणि व्यापारी पेठा यांची रचना कलि होती देववृक्ष आणि वेली असलेली उद्याने आणि वैशिष्ट्यपूर्ण उपवनांनी युक्त असे ते नगर होते सोन्याची शिखरे असलेले स्फटिकांच्या गच्छा आणि गगनचुंबी गोपुरे यांनी ते सुंदर दिसत होते तिथे धान्य ठेवण्यासाठी चांदी पितळीची गोदामे बनवलेली होती तिथले महाल सोन्याचे होते, होते आणि त्यावर सुवर्ण कलश बसविलेले होते त्यांची शिखरे रत्नांची होती आणि फरशी मोठमोठ्या पाचूंची बनवलेली होती तसेच त्या नगरात वास्तुदेवतेचे मंदिर आणि सज्जे सुद्धा होते चारही वर्णांचे लोक तिथे राहत होते तसेच तिथे यादव प्रमुखांचे महालयू उठून दिसत होते इंद्राने त्यावेळी श्रीकृष्णांसाठी पारिजात वृक्ष आणि सुधरमहा सभा पाठवली तिथे बसलेल्या मनुष्याला मर्त्य लोकातील दुःखांचा स्पर्श होत नसे ज्यांचा एक एक कान काळा होता असे मनोवेगाने धावणारे पांढरेघोडे वरुणाने पाठवले धनपती कुब्यानं आठ निधी पाठवल आणि अन्य लोकपालांनीसुद्धा स्वतकडील महत्वाच्या संपत्ती भगवंतांकड पाठवल्या परीक्षित लोकपालांना आपापली कामे करण्यासाठी श्रीकृष्णांनी जे जे दिल होतर्व श्रीकृष्ण पृथ्वीवर अवतीर्ण झाल तव्या त्यांनी त्यांना अर्पण कलि आपल्या योगमायन श्रीकृष्णांनी सर्व संबंधितांना द्वारक पोहोचवल उरलेल्या प्रजेच्या रक्षणासाठी बलरामांना मथुरापुरीत ठवून त्यांच्या सल्ल्यान गळ्यात कमळाची माळ घालून कोणतंही शस्त्र हातात न घेता तिस्वत नगराच्या प्रमुख दरवाज्यातून बाहेर पडले समाप्त।